पुस्तक भगवान बुद्ध त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील भाग तिसरा धम्म म्हणजे काय एक जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म क एक जीवन सुचितेचे तीन प्रकार आहेत देहशुचिता म्हणजे काय दोन माणसाने हिंसा चोरी आणि मिथ्याचार यांच्यापासून विरत होणे याला देह शुचिता म्हणतात तीन वाक्शुचिता म्हणजे काय चार वाक्सुचिता म्हणजे असत्य विरत होणे पाच आणि मनशुचिता म्हणजे काय सहा मनशुचितेत भिक्षुला कामवासना झाल्यास कळते की आपल्यामध्ये वैषयिक कामवासना उत्पन्न झाली आहे आणि जर तशी उत्पन्न झाली नसेल तर तेही त्याला कळते त्याप्रमाणेच आता उत्पन्ननं झालेली कामवासना कशी उत्पन्न होते आणि तशी उत्पन्न झाल्यावर तिचा त्याग कसा करता येतो आणि अशा कोणत्या प्रकारे पुढे कधीही उत्पन्न होणार नाही हे सर्व त्याला कळते सात त्याच्या ठिकाणी द्वेष व्यापात उत्पन्न झाल्यास त्याला कळतं त्याप्रमाणेच द्वेषाचा उद्भव त्याचा त्याग आणि त्या भविष्यात द्वेष कसा उत्पन्न होणार नाही हे सर्व त्याला कळते आठ त्याच्या ठिकाणी त्या त्या आळस तंद्रा स्टॅन मृदू उद्दपणा शंका गोंधळ उत्पन्न झाल्यास त्याची त्याला जाणीव होते त्याप्रमाणेच या सर्व मानसिक दुःस्थितीचा उद्गम कसा होतो त्याचा त्याग कसा करता येतो आणि तद्विरही चित्तस्थिती कशी साधायची असते यांचे ज्ञान असणे म्हणजे मानसिक शुचिता नऊ जो काया वाचा मने शुद्ध पवित्र आहे जो निष्पा स्वच्छ आणि पवित्र युक्त आहे दहा त्याला लोक निष्कलंग म्हणतात ख 1. शुचितेचे तीन प्रकार आहेत कायेची वाचेची आणि मनाची शुचिता 2. कायेची शुचिता म्हणजे काय 3. काय शुचितेत मनुष्य हिंसा चोरी काम मिथ्याचार यापासून परावृत्त होतो याला काय शुचिता म्हणतात चार वाक्शुचिता म्हणजे काय पाच वाक्शुचिता बड़ शुचिता म्हणजे असत्य व्यर्थ बडबड यांच्यापासून दर राहतो त्याला वाक्शुचिता म्हणतात सहा मनुचिता म्हणजे काय सात मनशुचित मनुष्य लोभ आणि ईर्ष्या यापासून परावृत्त होऊन सम्यक दृष्टी धारण करतो याला मनशुचिता म्हणतात शुचितेचे हे तीन एक, प्रकार आहेत ग एक पाच प्रकारच्या दुर्बलता आहेत त्या साधनेला बाधक ठरतात त्या कोणत्या दोन जीवहिंसा चोरी काममिथ्याचार असत्यभाषण आळस वाढविणाऱ्या मद्याचे सेवन तीन या पाच दुर्बलता साधनेतील अपयशीची पाच कारणे आहेत चार साधनेतील या पाच बाधा दूर केल्यावर चार प्रकारच्या सावधानतेचा स्मृतिउपस्थानांचा मनात उद्भव असे वागले पाहिजे पाच पहिल्या सावधानतेत भिक्षू ऐहिक जीवनातील सर्वसामान्य असा लोभ आणि असंतोष यावर विजय मिळवून प्रयत्नपूर्वक जागरुकपणे आणि स्वाधीन कायला ती केवळ काया असे मानून कायानुपशना करीत जीवन व्यतीत कर करतो सहा वेदनांना त्या केवळ वेदना आहे तसे मानून वेदनापोषणा करीत जीवन व्यतीत करतो सात चित्त हे चित्त आहे असे मानून चित्तानुपशना करीत जीवन व्यतीत करतो आठ चित्तात उत्पन्न होणारे विचार धर्म ते केवळ चित्तधर्म आहेत तसे मानून धर्मानुपशना करीत प्रयत्नपूर्वक जागरुकतेने आणि स्वाधीन चित्ताने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष यांच्यावर विजय मिळवितो 9. जेव्हा साधनेतील पाच दुर्बलता दूर होतात तेव्हा चार सावधानतांचा स्मृतिउपस्थानांचा उदय होतो घ एक घात अपयश तीन प्रकारचे आहेत शीलघात चित्तघात आणि दृष्टीघात दोन शीलघात म्हणजे काय जीवहत्या चोरी कामभोगासंबंधी मिथ्याचार असत्य भाषण निंदा कटु कटुभाषण व्यर्थ बडबड हे सर्व शीलघातातात अंतर्भूत होतात तीन चित्तगात कोणत्या प्रकारचे असतात चार लोभ आणि दृष्टपणा हे चित्तघात होत पाच दृष्टीघात कोणत्या प्रकारचे असतात सहा दृष्टीघातामुळे माणूस असा विकृत दृष्टिकोन स्वीकारतो की दान त्याग परित्याग यामध्ये काहीच गुण नाही सदाचार आणि दुराचार यांना काही फल नाही की त्याचा परिणामही घडत नाही इहलोक नाही की परलोक नाही आई नाही की बाप नाही आणि प्राणी स्वोत्पन्नही नाही या जगामध्ये ज्यांनी अत्युच्च शिखर गाठले आहे पूर्णता मिळविली आहे ज्यांना आपल्या आंतरिक शक्तीने या ऐहिक जगापलीकडल्या जगाचा साक्षात्कार आहे आणि जे त्या जगाच्या अस्तित्वाची घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राह्मण नाहीत असे जे समजतात त्या लोकांच्या ठिकाणी हे भिक्षू हो दृष्टीगात झाला आहे असे समजावे सात भिक्कुं शिलगात चित्तगात आणि दृष्टीगोत या तीन गातांमुळे प्राण्याला मरणानंतर दुर्गती प्राप्त होते असे हे तीन गात आहेत आठ भिक्कुं लाभ तीन प्रकारचे असतात ते म्हणजे शील लाभ दृष्टीलाभ नऊ शील म्हणजे काय दहा हिंसा चोरी मिथ्याचार असत्यवाशन निंदा कटुवाशन व्यर्थ वडवड यांच्यापासून परावृत्त होणे म्हणजे शील लाभ होय अकरा चित्त लाभ म्हणजे काय बारा लोभ आणि दुष्टपणा यापासून दूर राहणे म्हणजे चित्त लाभ होय तेरा दृष्टीलाभ म्हणजे काय चौदा दान त्याग परित्याग यामध्ये काही पुण्य आहे सदाचार आणि दुराचार यांची फळे आणि परिणाम भुगावे लागतात इहलोक आणि परलोक आहे आईबाप आणि स्वत्पन्न प्राणी आहेत ज्यांना या जगापलीकडील दुसऱ्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे तशी तशी घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राह्मण आहेत अशी दृढ समजूत म्हणजे दृष्टीलाभ बिक्षुणो या समजुतीला दृष्टीलाभ म्हणतात पंधरा या तीन लाभांमुळेच प्राण्याला शरीर नाशानंतर दैववान स्वर्गीय सुगती लाभते भिक्कुं असे हे तीन लाभ आहेत दोन जीवनात पूर्णता साधणे म्हणजे दम्म होय एक तीन प्रकारच्या पूर्णता असतात दोन कायिक वाचिक आणि मानसिक तीन मानसिक पूर्णता कोणत्या प्रकारची असते 4. आसवे अथवा चित्तमल पुरा नष्ट होऊन या जीवनात संपूर्ण चित्त विमुक्तीचा अनुभव म्हणजे पूर्णता म्हणतात पाच आणखीही पारमिता आहेत आणि भगवान बुद्धाने त्या सुभूतीला सांगितल्या सहा सुबूती बोधिसत्वाची दान पारमिता कोणत्या प्रकारची असते सात तथागता बोधिसत्व चित्ताच्या अवस्थांची जाणीव ठेवून अंतर्बाह्य वस्तूचे दान करतो आणि त्या सर्व प्राणी मात्रांना दिल्यावर बोधीला त्या अर्पण करतो दुसऱ्यांनाही तो तसे करण्याची प्रेरणा देतो कुठल्याही वस्तूबद्दल त्याच्या मनात आसक्ती नसते या अवस्थेला दान पारमिता म्हणतात दा। आठ सुभूतिहा बोधिसत्वाची शील पारमिता कशी असते नऊ तथागत हा या पारमितेत तो स्वतः सदाचाराची दहा पत्ते पाळीत असतो आणि इतरांना तसे करण्याची प्रेरणा देतो डा सुभूतिहा बोधिसत्वाची क्षांती पारमिता कशी असते अकरा तथागता या पारमितेत तो स्वतः क्षमाशील होऊन इतरांना तसे होण्याची प्रेरणा देतो बारा सुभूतिहा बोधिसत्वाची वीर पारमिता कशी असते तेरा तथागत या पारमितेत तो पाचही पारमितांच्या परिपूर्तीत अखंड मग्न राहतो आणि इतरांनाही तसेच करण्याची प्रेरणा देतो चौदा सुभूतिहा बोधिसत्वाची समाधी पारमिता कशी असते पंधरा तथागत या पारमितेत कौशल्याने तो ध्यान साधतो तथापि तो तत्संबंधित रूप लोकात परत जन्म घेत नाही ना आणि इतरांनाही तो तसेच करण्याची प्रेरणा देतो 16. सुबुतिहा बोधिसत्वाची प्रज्ञापारमिता कशी असते सतरा तथागत या पारमितेत तो कोणत्याही एका धर्मात भौतिक अथवा आदी भौतिक मग्न न राहता सर्व धर्माच्या अभिजात स्वरूपाचे चिंतन करीत असतो आणि तसे करण्यास इतरांना प्रेरणा देतो अठरा अशा पारमिता अंगी बांधविणे याला आज धम्म म्हणतात तीन निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे एक निब्बाणासारखे परमसुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही असे भगवान बुद्धाचे वचन आहे दोन भगवान बुद्धाने शिकविलेल्या सर्व सिद्धांताचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे तीन निब्बाण म्हणजे काय बुद्ध प्रणित हे बुद्ध बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे चार बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत पाच चार प्रकारच्या मोक्ष पूर्वी मांडला जात असे पहिला लौकिक म्हणजे खा प्या मजा करा या जड स्वरूपाचा दुसरा यौगिक तिसरा ब्राह्मणी आणि चौथा औपनिषदिक सहा ब्राह्मणी आणि औपनिषेदिक निंबाण कल्पनेत एक साम्य होते या दोन्ही कल्पनात आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले जाई भगवान बुद्धाने या सिद्धांताचा निषेध केला आहे म्हणून निब्बाणविषयक ब्राह्मणी आणि औपनिषेधिक शिकवणुकीचे खंडन करणे भगवान बुद्धाला कठीण गेले नाही सात निब्बाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत जड स्वरुपाची असल्यामुळे भगवान बुद्धास ती कधी प्रिय नव्हती कारण या लौकिक कल्पनेत माणसाच्या प्राणी म्हणून ज्या ऐंद्रिय भूका असतात त्यांचे शमन करणे या पलीकडे दुसरा आशय नाही त्यात आध्यात्मिक असे काहीच नव्हते आठ असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजे बुद्धाच्या मते मानवाची अत्यंत हानी करण्यासारखी आहे 9. कारण ऐंद्रिय भूकांचे शमन करणे म्हणजे अधिक भूका निर्माण करण्यासारखे आहे अशा प्रकारचा जीवनमार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवून देऊ शकत नाही उलट त्याने मिळणाऱ्या सुखाने अधिक दुःख निश्चितपणे वाट्यास येते दहा योगातील निब्बाण कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी व्यवस्था होती त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरूपाचे होते आणि ते मिळविण्यासाठी सर्व संसार परानमुख व्हावे लागते त्याच्या योगाने वेदना टाळता परंतु सुख मिळत नाही आणि सुख मिळालेच तर ते योग चालू आहे तोपर्यंतच ते स्थायी स्वरूपाचे नव्हते अस्थायी स्वरूपाचे होते अकरा भगवान बुद्धाची निब्बाणविषयक कल्पना पूर्वीच्या मतप्रणालीपेक्षा वेगळी होती बारा त्याच्या निब्बाण कल्पनेत तीन विचारांचा अंतर्भाव होतो तेरा आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार चौदा जिवंतपणी या सर्व संसारात असताना सुख हा दुसरा विचार आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे दोन विचार बुद्धाच्या निब्बाण कल्पनेला अगदी अपरिचित आहेत पंधरा भगवान बुद्धाच्या निब्बाण कल्पनेतील मूल आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालांवर निग्रह साधणे सोळा गळेत राहत असताना बुद्धाने भिक्कूंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय राग आणि द्वेष ही प्रज्वलित अग्नीसारखे होत हा आहे तो म्हणाला 17, भिक्कू अखिल संसार म्हणजे एक पेटता अग्नीच आहे आणि संसारातील कोणकोणत्या वस्तू जळत आहे अठरा भिक्कूं नो चक्षुरिंद्रिये हे पेटलेले आहे रूप पेटलेले आहे चक्षुसंस्कार हे पेटलेले आहे डोळ्यांनी होणारी जाणीव चक्षुसंस्कार ही पेटलेली आहे चक्षुसंस्कारापासून उद्भवणाऱ्या सुखकारक दुःखकारक अदुःखकारक गोष्टी याही जळत आहेत एकोणीस आणि त्या कशामुळे पेटलेल्या आहेत वीस त्या रागाग्निने द्वेषाग्निने मोहाग्निने जन्म जरा मृत्यू दुःख दौर्मणस्य त्याप्रमाणेच उपायास आणि निराशा यामुळे जळत आहे एकवीस भिक्कुंनो श्रोत्रेंद्रिय जळत आहेत शब्द जळत आहेत ज्ञानेंद्रिय जळत आहे गंध जळत आहे जीवा जळत आहे रस जळत आहे शरीर जळत आहे चित्तातील संकल्प विकल्प जळत आहेत चित्तसंस्कारापासून ज्या सुखवेदना दुःख वेदना, वेदना अदुःख वेदना उत्पन्न होता, त्या सर्व वेदना जळत आहेत बावीस आणि या कशामुळे जळत आहेत तेवीस त्या रागाग्णिने मोहाग्निने जन्म जरा मृत्यू दुःख दर्मणस्य याप्रमाणेच उपायास त्यांच्यामुळे जळत आहेत चोवीस हे जाणल्यावर भिक्षुं प्रज्ञावान श्रेष्ठांच्या मनात उपेक्षा विरक्ती उत्पन्न होतं या उपेक्षेमुळे त्यांच्या ठिकाणचे रागाग्णी आदी विकार मावळतात आणि विकाराच्या अभावामुळे तो मुक्त होतो आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते पंचवीस निब्बाणामुळे सुख कसे मिळते या दुसऱ्या प्रश्नाची उत्तर देण्या आता आवश्यक आहे सव्वीस एक सर्वसामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो परंतु ही समजूत काही त्रिकाळ सत्य नाही भोवती समृद्धी आणि संपन्नता असूनसुद्धा मनुष्य दुःखी राहतो सत्तावीस या लोभाचा परिणाम आहे आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे अठ्ठावीस हा विचार भिक्कूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धाने स्पष्ट केला आहे एकोणतीस लोभाने लुब्ध आणि रागाने क्षुब्ध मोहाने गुढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घुळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवाव्या लागतात तीस परंतु जर लोभ राग मोह यांचा पूर्ण उच्च केला तर माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या दुखाने दुखी होत नाही अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवत नाही 31. आणि असे झाले की बंधूंनो ते हवेसे वाटणारे आणि आकर्षक आणि जे बुद्धिवान शावकांना साध्य असे ते निब्बाण भविष्य जीवनात नव्हे तर ते इह हस्तगत होऊ शकते बत्तीस माणसाला दग्ध करणारे आणि त्याला असुखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले आह माणसाच्या रागद्विषांवर अग्निचे रुप योजून बुद्धाने येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केल आह तिस रागद्वेषाच्या अधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो राग, हो राग द्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाण स्थितीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शृंखलाच आहेत ज्या क्षणी मनुष्य या विकारांपासून मुक्त होतो त्या क्षणीस तो मार्ग आक्रमू लागतो चौतीस भगवान बुद्धाच्या मते या विकारांचे तीन प्रकारचे वर्ग आहेत पस्तीस पहिल्या वर्गात तृष्णेतून उद्भवणारे कामुक्ता आणि लोभ हे विकार येतात छत्तीस दुसऱ्या वर्गात वितृष्णेतून उद्भवणारे घृणा क्रोध आणि द्वेष हे दोष येतात सदोतीस तिसऱ्या वर्गात अविद्येतून उद्भवणारे जडता मूर्खता आणि मुढता हे दोष येतात अडोतीस पहिल्या राग व दुसऱ्या द्वेष अग्नीचा संबंध भावना आणि दुसऱ्या संबंधीचा दृष्टिकोन आणि भूमिका यांच्याशी निगडित आहे तर तिसऱ्या प्रकारचा अग्नी मोह हा जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात त्यांच्याशी निगडित आहे एकोणचाळीस भगवान बुद्धाच्या निब्बाण सिद्धांतासंबंधी काही गैरसमजुती आहे चाळीस निब्बाण शब्दाचा व्युत्पत्तीदृष्ट्या अर्थ फुंकर घालून विझविणे किंवा मालविणे असा आहे एक्केचाळीस या शब्दाच्या व्युत्पत्तीचाच आधार घेऊन टीकाकारांनी निब्बाण सिद्धांत अर्थहीन बनविला आहे बेचाळीस ते असे मानतात की निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालवीने, आणि ही क्रिया मृत्यू समान आहे त्रेचाळीस असा वाकडा अर्थ लावून त्यांनी निब्बाण सिद्धांत हस्त्यास्पद बनविण्याचा प्रयत्न केला आहे चौडेचाळीस टीकाकार लावतात तसा निब्बाणाचा अर्थ बुद्धाला अभिप्रेत नव्हता हे जे कोणी अग्निप्रवचनाचा अग्निस्कंधोपमसुक्ताचा भाषादृष्ट्या अभ्यास करतील त्यांच्या लक्षात येईल पंचेचाळीस अग्निस्कंदोपमत्सुकता जीवन म्हणजे अग्नि आणि मृत्यू म्हणजे तो मालवीने, असे म्हणलेले नाही तिथे म्हणले आहे की रागाग्नी द्वेषाग्नी आणि मोहाग्नी जळत आहेत शेचाळीस सर्व प्रकारच्या प्रवृत्तींना पूर्णपणे मालवून टाकावे असे अग्निसुक्त म्हणत नाही ते एवढेच म्हणते की पेटत्या ज्वलेला अधिक इंधन पुरवू नका सत्तेचाळीस दुसरी गोष्ट अशी की टीकाकार निब्बाण आणि परिनिबांण या भेद न करण्यात चुकले आहे अठ्ठेचाळीस उदानास असे सांगितले की जेव्हा शरीर नाश पावते पहाणे थांबते संज्ञा नाही होता, चलन वलनादी क्रिया थांबतात चेतना जाते तेव्हा परिनिबान घडते परिनिबांण म्हणजे पूर्णपणे मालविणे नाही होणे एकोणपन्नास निब्बाण या शब्दाच्या ठिकाणीवरील अर्थ नाही निब्बाण म्हणजे धर्म वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रयत्न होता पन्नास निब्बाण हा निर्दोष जीवनाला प्रतिशब्द आहे हे बुद्धाने रादला एका ठिकाणी स्पष्ट सांगितले आहे एकावन्न एकदा सवीर राध तथागताकडे गेला तथागतांना अभिवादन केल्यावर त्यांच्या समीप बसून त्यांनी विचारले भगवान निब्बाण म्हणजे काय बावन्न भगवंतानी उत्तर दिले निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन प्रेपन्न भगवान परंतु निब्बाणाचा उद्देश काय चोपन्न रात, निर्दोष जीवन हा निब्बानाचा उद्देश आहे निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे पंचावन्न निब्बाण म्हणजे मालविने किंवा नाश नवे हे बुद्धाने सारी पुत्तला पुढील प्रवचना स्पष्ट केले आहे छप्पन एकदा भगवान स्त्रावस्तीतील अनाथपिंडकाच्या आश्रमात वास करीत होते सारी त्यावेळी त्या ठिकाणी राहत होता सत्तावन्न भिक्कूंना उद्देशून भगवंत म्हणाले भिक्षुंनो ऐहिक संपदेऐवजी धम्माचे तुम्ही दायात व्हा तुमच्याविषयी वाटणाऱ्या करुणेने तुम्हाला धम्मातील वाटा मिळावा म्हणून मी तुम्हाला धम्माचे दायात बनवीत आहे 58 असे बोलून भगवान आपल्या गंध कुटीत गेला एकोणसाठ सारीपुत मागे राहिला आणि भिक्षूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले साठ तेव्हा सारीपुत्त म्हणाला लोभ दो दो हा दोष आहे द्वेष हा दोष आहे एकसष्ट हा लोभ आणि द्वेष घालविण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय हा मार्ग आपल्याला पाहयला शिकवतो जाणायला शिकवितो आणि ज्ञान देतो तो आपल्याला शांती अभिज्ञा बोधी आणि निब्बाण याचकडे नेतो बासष्ट हा मध्यम मार्ग कोणता हा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग होय त्याशिवाय दुसरा नाही सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक प्रयत्न व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी भिक्षुणो हा मध्यम मार्ग आहे त्रेसष्ट होय क्रोध द्वेष ईर्ष्या मत्सर कृपंता लालचीपणा ढोंग लबाडी उद्धटपणा मोह प्रमाद हे सर्व दुष्ट विकार आहेत चौसष्ट मोह आणि प्रमाद यांचा परिहार मध्यम मार्गाने होतो त्याच्या योगाने पाहायला दृष्टी मिळते हा मार्ग आपणाला पाहायला शिकवितो आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती अभिज्ञा बोधी आणि निब्बाण याकडे नेतो पासष्ट निब्बाणे दुसरे काही नसून अष्टांग मार्ग आहे सासष्ट अशा रीतीने सारी पुतांनी निब्बाणाचे प्रवचन केले आणि भिक्षूंना ऐकून आनंद वाटला सदुसष्ट निब्बाणात जो मूलभूत विचार आहे तो म्हणजे अष्टांग मार्ग अष्टांग मार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही अडुसष्ट प्रवृत्तींचा संपूर्ण उच्छ आणि ही दोन टोके आहेत आणि निब्बाण हा त्यातील मध्यम मार्ग आहे एकोणसत्तर हे लक्षात घेतली असता निब्बाणाच्या कल्पनेसंबंधीच्या गोंधळाचा निरस होईल चार तृष्णा त्याग म्हणजे धम्म 1. धम्म धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतो सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष 2. या संतोषवृत्तीचा अर्थ दिनपणा किंवा परिस्थितीपुढील शरणागती हा नव्हे तीन कारण तसा अर्थ करणे बुद्धाच्या शिकवणुकीविरुद्ध आहे चार निर्धन लोक धन्य होत असे बुद्धाने कधीही म्हणलेले नाही पाच पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये असे बुद्धाने कधीही सांगितलेले नाही सहा उलट तो आश्वराचे स्वागतच करतो दिनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजे उत्साहपूर्वक प्रयासाने ती परिस्थिती बदलण्याचा तो उपदेश करतो सात जेव्हा भगवान बुद्ध म्हणतो की संतोष सर्वश्रेष्ठ धन होय तेव्हा त्याच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणसाने अमर्याद अशा लोभाच्या अधीन होऊ नये आठ भिक्खू रथपाल म्हणतो माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की ते मूर्खपणाने येत किंचितही दान न करता केवळ धन जमिन्याच्या उद्योगात गर्क असतात त्यांची तृष्णा कधीही शमत नाही ज्या राजांची राज्ये समुद्रापर्यंत पसरलेली असतात त्यांच्याकडे पहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडे फैलावण्यासाठी सारखे धडपडत असतात प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत राजे आणि त्यांची प्रजा या पृथ्वीतलावरून नष्ट होते पायजे होते ते मिळाले नाही या विचारातच त्यांचा देह त्याग घडतो कामभोगाचे पुरेपूर माप कोणाच्याच पदरात पडत नाही 9. महानिदान सुतात भगवान बुद्धाने आनंदाला लोभ संयमनाची महती सांगितली आहे तेथे तो म्हणतो दहा आनंद लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते आणि जेव्हा त्या इच्छेने मालमत्ता मिळविण्याच्या इच्छेत पर्यावसन होते आणि जेव्हाही स्वामित्वाची इच्छा मिळवलेल्या हातातून निष्ठू द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करते तेव्हा त्या इच्छेचे लोभात रुपांतर होते अकरा लोभ अथवा अमर्याद इच्छे इच्छेसंबंधी सतत सावध राहिले पाहिजे बारा ही तृष्णा किंवा हा लोभ आक्षेपा का समजायचा याचे कारण बुद्ध आनंदाला सांगतो ते असे की पुष्कळच वाईट आणि दृष्ट गोष्टींचा त्याच्यापासून उद्भव होतो मारामारी आघात झगडे वाद प्रतिवाद भांडण निंदा असत्य या सर्वांचे मूळ तृष्णा अथवा लोभ यात आहे तेरा वर्ग कलहाचे हे यथातत् विश्लेषण आहे यात शंका नाही म्हणूनच भगवान बुद्धाने लोभ आणि तृष्णा आपल्या काबूत ठेवली पाहिजे या शिकवणुकीवर भर दिला पाच सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म एक अनित्यतेच्या सिद्धांताला तीन पैलू आहेत दोन अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत तीन व्यक्तिगत रुपाने प्राणी अनित्य आहे चार प्रतित्य समुपन्न वस्तूचे आत्मतत्व अनित्य आहे पाच अनेक तत्वे मिळून बनलेल्या वस्तूंची अनित्यता बौद्ध तत्वत्ता असंघ याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केली आहे सहा असंघ म्हणतो सर्व वस्तू या हेतू आणि प्रत्यय उत्पन्न होतात त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते हेतू प्रत्यांचा उच्चेद झाला की वस्तूंचे अस्तित्व उरत नाही सात सजीव प्राण्यांचे शरीर म्हणजे पृथ्वी आप तेज आणि वायू या चार महाभूतांचा परिणाम होय आणि या चार भूतांचे पृथक्करण झाले की हा प्राणी प्राणी म्हणून उरत नाही आठ अनेक तत्वे मिळून झालेली वस्तू अनित्य आहे या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे नऊ सजीव प्राण्याच्या अनित्याचे वर्णन तो नाही तो होत आहे या शब्दात करता येईल दहा या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता तोच प्राणी वर्तमान काळात असू शकत नाही आणि तोच प्राणी भविष्यकाळात असू शकणार नाही भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही वर्तमानकाळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही अकरा थोडक्यात सांगायचे म्हणजे मनुष्य प्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे आपल्या जीवनाच्या कोणत्याही दोन क्षणी तो तोच असू शकत नाही बारा अनित्यतेच्या सिद्धांताचा तिसरा पैलू सामान्य माणसाला समजायला कठीण आहे तेरा प्रत्येक सजीव प्राणी केव्हा न के मरणार हे समजायला सोपे आहे चौदा परंतु तो जिवंत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत आहे हे समजवायस कठीण आहे पंधरा हे परिवर्तन कसे शक्य आहे याला भगवान बुद्धाचे उत्तर असे सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे सोळा याच विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला सतरा बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तित्ववाद नव्हे त्याचा अर्थ एवढाच की या अहिक जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू आहे अठरा शून्यतेमुळे सर्व अस्तित्व शक्य होते ही गोष्ट फार थोड्यांच्या लक्षात येते शून्यतेशिवाय काहीही शक्य झाले नसते सर्व वस्तूंच्या स्वभावाच्या अनित्यतेवरच इतर दुसऱ्या वस्तूंचे अस्तित्व अवलंबून आहे एकोणीस जर वस्तू सतत परिवर्तनशील नसत्या नित्य व अपरिवर्तनशील असत्या तर एका प्रकारापासून दुसऱ्या प्रकारात जीवनाचे जे उत्क्रमण आणि सजीव वस्तूंचा जो विकास झाला आहे तो त्याला मिळाला असता वीस जर मनुष्यप्राणी मरणाधीन अथवा परिवर्तनशील नसता आणि एका स्थितीत तसाच राहिला असता तर काय परिणाम झाला असता असे झाले असते तर मानवजातीची प्रगती खुंटली असती एकवीस शून्य म्हणजे अभाव असे मांडले असते तर मोठीच अनावस्था उद्भवली असती बावीस परंतु तसे मांडलेले नाही शून्य हा एक बिंदू समान पदार्थ असून त्याला आशे आहे परंतु त्याला लांबी रुंदी नाही तेवीस भगवान बुद्धाचा उपदेश असा की सर्व वस्तू अनित्य आहेत चोवीस या सिद्धांतापासून बोध काय घ्यावायचा हा अतिमहत्वाचा प्रश्न आहे पंचवीस या अनित्यतेच्या सिद्धांतापासून असा बोध घ्यावायचा की कोणत्याही वस्तू संबंधी आसक्ती राखू नका सव्वीस लोकांनी मालमत्ता मित्र इत्यादी संबंधी अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठीच भगवान बुद्धाने म्हटले की सर्व वस्तु अनित्य आहे सहा कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मान्य म्हणजे धम्म एक या पार्थिव जगात एक प्रकारची सुव्यवस्था आहे खालील घटनाने ती सिद्ध होते दोन आकाशातील ग्रह गोलांच्या चलनवलनात गतीत एक प्रकारची सुव्यवस्था आहे तीन ऋतुचक्रांमध्येही सुव्यवस्था आहे चार काही विशिष्ट व्यवस्थेनुसारच बीजांचे वृक्ष होतात वृक्षांपासून फळ उत्पन्न होते आणि फळापासून परत बीज निर्माण होते पाच बौद्ध परिभाषेत या व्यवस्थेला नियम म्हणतात एकामागून एक सुव्यवस्थेत निर्मिती दर्शविणाऱ्या नियमांना ऋतुनियम बीजनियम असे संबोधितात सहा समाजामध्येही याच प्रकारचा नैतिक क्रम आहे तो कसा उत्पन्न होतो कसा राखला जातो सात जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाची उत्तर देणे कठीण आहे त्याचे उत्तर सरळ आहे आठ ते म्हणतात संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे ईश्वराने संसार निर्माण केला आणि ईश्वर हाच या संसाराचा कर्ता धारता आह तोच भौतिक आणि नैतिक नियमांचा कर्ता आह नऊ त्यांच्या मते नैतिक नियम माणसांच्या भल्यासाठी असतात कारण ते ईश्वरी आज्ञास्वरूप आहेत आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे त्यांना क्रमप्राप्त आहे आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने हा नैतिक क्रम चालू राहतो दहा जे नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्यांचे विचार वरीलप्रमाणे असतात अकरा ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही कारण ईश्वर हा नैतिक नियमांचा जनक असेल या भौतिक नियमाचा आरंभ आणि अंत तोच असेल आणि माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल तर या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था का आढळते बारा या ईश्वरी असा कोणता अधिकार है ईश्वरी नि व्यक्ति पर अधिकार है हे संयुक्तिक प्रश्न है परन्तु जे लोग नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छे का परिणाम है मानताजा प्रश्न उत्तर नहीं तेरा हि अड़चन दूर कर सिद्धांत थोड़ा बदल गे मन जी परमेश् आज्ञे ने सृष्टि निर्माण ही सत्य है कि सर्व विश्वाने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणे आपल्या कार्यास आरंभ केला हे ही खरे आहे की त्याने त्या सर्व विश्वाला एकदाच कायमची गती शक्ती दिली आणि तीच त्या विश्वाचा सर्व क्रियाशीलतेचे मूळ आहे पंधरा परंतु या उपरात ईश्वराने सृष्टीला प्रारंभी नियम घालून दिले आहेत त्या नियमानुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे सोळा म्हणूनच नैतिक व्यवस्था ईश्वर इच्छेनुसार घडत नसेल तर तो दोष सृष्टीचा प्रकृतीचा आहे ईशराचा नाही सतरा सिद्धांतात असा बदल करूनही वरील अडचण सोडविली जात नाही या सिद्धांतातील बदलामुळे ईश्वरावर जबाबदारी नैतिक व्यवस्थेची फक्त पडत नाही परंतु प्रश्न उरतोच की ईश्वराने आपल्या नियमाचे परिपालन करण्याच्या सृष्टीवर प्रकृतीवर का सोपवावे असल्या गैरहजर ईश्वराचा उपयोग काय अठरा सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो या प्रश्नाला भगवान बुद्धांनी दिलेले उत्तर अगदी भिन्न आहे एकोणीस तथागतांचे उत्तर सोपे आहे ते असे नैतिक व्यवस्थाही ईश्वर सांभाळत नसून ती कम कर्म नियमाप्रमाणे सांभाळली जाते वीस सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असेल अथवा वाईट असेल परंतु भगवान बुद्धाच्या मते ती माणसावर सोपविली आहे इतर कोणावर नाही एकवीस कम्म कर्म म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम जर नैतिक व्यवस्था चांगली असेल तर त्याचा अर्थ इतकाच की मनुष्य कुशल कम्म सत्कर्म करीत आहे बावीस भगवान बुद्ध केवळ कर्मासंबंधीच बोलत नाही ते ज्यांना कम्मनियम म्हणून ओळखतात त्या कम्माच्या नियमांचेही विवेचन करतात तेवीस कम्मनियमाचा बुद्धप्रणित अभिप्राय असा की ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याप्रमाणेच कर्मागून त्याचा परिणाम येतो हा एक नियम आहे चोवीस कुशलकर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशलकर्म करणाऱ्याला मिळतो आणि अकुशलकर्माचा दुष्परिणाम टाळता येत नाही पंचवीस म्हणून भगवान बुद्धाचा उपदेश असा असे कुशलकर्म करा म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल कारण कुशलकर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते अकुशलकर्म करू नका कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवता दुःखी होते सव्वीस हे शक्य आहे की कम्म आणि कम्माचा होणारा परिणाम या दोहांमध्ये काही कालांतर असते असे बहुदा घडते 27. या दृष्टीने कम्माचे तीन विभाग करता येतात एक दिधम वेदनीय कम्म तात्काळ फळ देणारे कम्म दोन उपपज्य वेदनीय कम्म ज्याचा परिणाम फार कालांतराने होतो ते कम्म तीन अपरापरीयवेदनीय कम्म अनिश्चित काळाने फळ देणारे कम्म 28. कम्म हे कधी कधी अहोसी कम्म होऊ शकते म्हणजे त्याचा काहीच परिणाम होत नाही कम्मामध्ये ज्या कम्मांचा त्यांच्या आमच्या दुर्बलतेमुळे विपाक अथवा परिणाम होत नाही किंवा जी कमे अन्य सबळ कम्मामुळे बाद होतात त्यांचा समावेश होतो एकोणतीस या सर्व गोष्टी विचारात घेऊ नये भगवान बुद्धाचा कम्माचा नियम अनिवार्य आहे या सिद्धांताला बाधा येत नाही तीस कम्माचा विपाक फक्त कर्त्याला भोगावा लागतो आणि याशिवाय दुसरा त्यात काहीच आशय नाही एवढेच काही कमसिद्धांतात अभिप्रेत नाही एवढाच त्यात अभिप्राय आहे असे मानणे चूक आहे कधीकधी एकाच्या कम्माचा त्याच्या ऐवजी दुसऱ्यालाच परिणाम भोगावा लागतो तथापि हे सर्व कमनियमाचेच परिणाम आहेत कारण तोच कंमनियम नैतिक व्यवस्था सांभाळतो किंवा मांडतो एकतीस व्यक्ती येताच जातात पण विश्वाची नैतिक व्यवस्था कायम राहते आणि त्याप्रमाणेच ही व्यवस्था बनविणारा कमनियमही अप्रतिहत राहतो बत्तीस याच कारणास्तव भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये अन्य धर्मात ईश्वराला जे स्थान दिले आहे ते नितीला प्राप्त झाले आहे तेहतीस वास्तव विश्वातील नैतिक व्यवस्था कशी राखली जाते याला भगवान बुद्धाने दिलेले उत्तर इतके सरळ आणि निर्विवाद आहे चौतीस असे असूनही या उत्तराचा खरा अर्थ क्वचितच समजावून घेतला जातो प्राया जवळजवळ नेहमीच त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो चुकीचा सांगितला जातो अथवा त्याची चुकीची व्याख्या केली जाते नैतिक व्यवस्था कशी राखली जाते या प्रश्नाला उत्तर म्हणूनच भगवान बुद्धाने कर्मसिद्धांत मांडला या सत्याची फारच थोड्याना जाणीव असते पस्तीस तथापि कम्मसिद्धांत मांडण्यात बुद्धाचा हाच हेतू होता छत्तीस कम्मनियमाचा संबंध केवळ सर्वसाधारण नैतिक व्यवस्थेशी आहे व्यक्तीच्या सद्भाग्याशी किंवा दुर्भाग्याशी त्याचा संबंध नाही अडोतीस या कारणास्तव कम्मनियम हा दम्माचे एक प्रमुख अंग आहे